ओम श्री परमा न स्कंद पहिला अध्याय सहावा नारदांच्या पूर्वचरित्रचा उरलेला भाग सूत उवाचो एशम्य जूय पप्रछत्र व्यास्यवती सुत सुत म्हणाले देवर्षी नारदाची जन्म आणि साधनेची कथा ऐकून सत्यवती पुत्रभगवान श्रीव्यासांनी पुन्हा त्यांना प्रश्न केला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 माझी आई माझ्या योगक्षेमाची पुष्कळ काळजी करीत असे परंतु ती पराधीन असल्यामुळे काही करू शकत नव्हती ज्याप्रमाणे कच्छ पुतळी सूत्रधार नाचवी तशी नाचते त्याप्रमाणे हे सारे जग ईश्वराच्या अधीन आहे आईच्या स्नेहवंदनात मी त्या ब्राह्मण वस्तीतच राहिलो मी फक्त पाच वर्षाचा असल्याने मला दिशा देश काळ याविषयीचे काही ज्ञान नव्हते एक दिवस माझी आई रात्रीच्या वेळी गायीची धार काढण्यासाठी म्हणून बाहेर गेली रस्त्यात तिचा पाय एका सापावर पडला वो तो काळ प्रेरित साप तिला चावला भक्तांचे कल्याण इच्छिणाऱ्या भगवंतांची ती कृपा आहे असे समजून मी उत्तर दिशेकडे निघालो त्या मार्गात मला धनधान्य संपन्न असे अनेक देश नगरे गावे भटक्या जमातींच्या फिरत्या वस्त्या खेडी नद्या पर्वतांच्या रांगा बागा उपमने आणि रंगी बेरंगी धातू युक्त असे विचित्र पर्वत लागले काही ठिकाणी वृक्ष होते त्यांच्या मोठमोठ्या फांद्या हत्तींनी मोडून टाकल्या होत्या मध्ये मध्ये पवित्र जालांनी भरलेले जलाशय होते तसेच देवतांनी आश्रय घेतलेली सरोवर होती त्यावर पक्षी मनमोहक किलबिलाट करीत होते आणि भ्रमर गुंजारव करीत होते हे पाहात पाहात मी पुढे गेलो मी एकटाच होतो पुष्कळसे अंतर चालून गेल्यानंतर मला एक घनदाट जंगल लागले तेथे वेत बांबू गवत दर्भ वेळू आणि गुहा होत्या त्या जंगलात साप अस्वले असे कोल्हेनक प्राणी राहत होते ते पाहूनच भीती वाटत होती चालून चालून माझे शरीर आणि सर्व अवयव थकून गेले मला खूप तहान लागले भूक तर लागली होतीच तेथे एक नदी होती त्या नदीच्या कुंडात मी स्नान केले आचमन करून पाणी प्यालो त्यामुळे माझा थकवा नाहीसा झाला त्या, त्या निर्मनुष्य अरण्यातकडून मी, मी जसे ऐकले होते त्याप्रमाणे हृदयस्थ परमात्म्याच्या स्वरूपाचे मी मनोमन ध्यान करू लागलो भक्तिभावपूर्वक भगवंतांच्या चरणकमलाचे ध्यान करू लागताच भगवत प्राप्तीच्या उत्कट इच्छेने माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि हृदयात हळूहळू भगवंत प्रकट झाले व्यासमुनी प्रेमभावाचा अत्यंत उद्रेक झाल्याने माझे सर्वांग पुलकित झाले हृदय अत्यंत शांत झाले त्या आनंदाच्या पुरात्मी असा बुडून गेलो होतो कि मला माझे आणि भगवंतांचे ते अनिर्वचनीय रूप सर्व प्रकारच्या लोकांचा शोकांचा ना, नाश करणारे आणि मनाला अत्यंत भावणारे असे होते ते एकाएकी दिसेनासे झाल्याने मी दुःखी झालो आणि निराश होऊन आसनावर उठून उभा राहिलो मला पुन्हा त्या स्वरूपाच्या दर्शनाची इच्छा होती परंतु मन हृदया करून पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही मी ते स्वरूप पाहू शकलो नाही मी अतृप्त असल्याने व्याकुल झाल्यासारखा झालो होतो अशा प्रकारे निर्जन वनात मला प्रयत्न करताना पाहून वाणीला विषय न होणारे स्वतः भगवंत धीर गंभीर मधुर वाणीने माझा शोक नाही साकारीत मला म्हणाले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 आपल्या हृदयातील सर्व वासनांचा हळूहळू त्याग करतात संतांच्या अल्पकाल केलेल्या सेवेमुळेही तुझी चित्तवृत्ती माझ्यामध्ये स्थिर झाली तू आता या मलीन शरीराला सोडून माझा पार्श्वदोषील मला प्राप्त करण्याचा तुझा हा दृढ निश्चय कदापि ढळणार नाही सृष्टीचा प्रलय झाल्यानंतरही माझ्या कृपेने तुझी स्मृती टिकून राहील आकाशासारखा अव्यक्त असणारा सर्व महान परमात्मा इतके बोलून स्तब्ध झाला त्याच्या त्या, त्या कृपेचा अनुभव घेऊन मी त्या सर्वश्रेष्ठ अशा भगवंतांना मस्तक लवून नमस्कार केला त्या त्यावेळेपासून मी संकोच सोडून भगवंतांच्या अत्यंत रहस्यमय अशा मंगलनामाचे कीर्तन करीत त्यांच्या चरित्राचे स्मरण करू लागलो इच्छा आकांक्षा आणि मदमत्सर माझ्या हृदयातून अगोदरच नाहीसे झाले होते आता मी आनंदाने मृत्यूची परीक्षा करीत पृथ्वीवर भ्रमण करू लागलो अशा प्रकारे भगवंतांच्या कृपेने माझे हृदय शुद्ध झाले आसक्ती नाहीशी झाली मी श्रीकृष्ण परायण झालो आकाशात एकाएकी वीज चमकावी त्याप्रमाणे योग्य समी मला मृत्यू आला माझी प्रारध कर्मे संपल्यानंतर मला शुद्ध भगवत पार्श्वद शरीर प्राप्त होण्याची वेळ आली तेव्हा माझे पंच महाभूतानी बनलेले शरीर पडले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 त्यांच्यासाठी भगवंतांच्या लीलांचे कीर्तन सरागरातून पार होण्याचे जहाज आहे हा माझा स्वतःचा अनुभव आहे काम आणि लोभाच्या तडाख्याने वारंवार विदीर्ण झालेले हृदय श्रीकृष्ण सेवेने जसे प्रत्यक्ष शांतीचा अनुभव करते तशी यम नियम आदी योग मार्गाने शांतीप्राप्त होत नाही हे व्यासमुनी आपण निष्पाप आहात आपण मला जे विचारले होते ते सर्व माझा जन्म आणि साधनेचे रहस्य आणि आपल्या संतोष प्राप्तीचा उपाय मी सांगितला सुत म्हणाले देवर्षी नारदांनी व्यासांना अशा प्रकारे सांगितले आणि त्यांची अनुमती घेऊन वीणावाजवीत स्वच्छंदाने विचारण करण्यासाठी ते निघून गेले अहो हे देवर्षी नारद धन्य आहेत कारण शारंगपाणी भगवंतांची कीर्ती आपल्या वीणेवर घेऊन ते स्वतः आनंदमग्नतर हुतातच पट्ट्याच बरोबर त्रितापाने पोळलेल्या या जगाला ही आनंदित करतात। अहो देविधनोयकीर्तींगधन्वन गायन्मादनिदमत्र्या रमय्या तुरम जगत श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिता प्रथमस्कंदे व्यासनारदसंवादे ष्ठोध्याय श्रीकृष्णापणमस्त